आणि कोल्हा उंट दादा त्या नदीच्या पलीकडच्या शेतात पहा तिथे किती छान काकड्या आले आहेत आपण आज तिकडे जाऊया का कोल्ह्यानं आतुरतेनं विचारले उंट मनाला, हो जाऊया की उंटानं कोल्ह्याला आपल्या पाठीवर बसवले दोघे नदी ओलांडून काकडीच्या शेतात घुसले आणि आनंदानं काकड्या खाऊ लागले काकड्या फारच सविष्ट होत्या कोल्ह्याचं पोट तर लहानच होतं दोन चार काकड्या खाल्यावर त्याचं पोट भरलं पोट भरल्यावर तो आनंदानं इकडे तिकडे उड्या मारत फिरू लागला उंट आपल्या काकड्या खाण्यातच रमला होता उंटं दादा तुमचं अजून खाऊन झालं नाही का कोल्हा त्याला सारखासारखा विचारू लागला उंटानं उत्तर दिले माझे पोट मोठे आहे ना अजून अर्ध देखील भरले नाही थोड़ावे दप्प बस आणि मला जरा आरामात खाऊ दे बघू पण कोल्ह्याला कुठला धीर निघायला पोट भरले की मला गप्प बसताच येत नाही असे म्हणून कोल्हा आकाशाकडे तोंड करून ऊ असा आवाज काढायला लागला कोल्ह्याचा आवाज ऐकून आजूबाजूच्या गावातील लोक काठ्या घेऊन धावत आले ते पाहून कोल्हा पडत सुकला आणि नदीकिनारी जाऊन थांबला बिचारा उंट त्याला काही पळता आले नाही आणि तो गावकऱ्यांच्या हातात सापडला गावकऱ्यांनी त्याला चांगला चोप दिला मग उंट बिचारा रडत खडत नदी किनारी पोचला कोल्ह्यानं वाईट वाटल्याचं नाटक करत म्हटले अरे किती मारले र तुला मला बघून किती वाईट वाटलं उंट म्हणाला बरं ते जाऊ दे रे आता लवकर माझ्या पाठीवर बस आपण इथून निघून जाऊया दोघे नदीच्या मध्यावर येऊन उन पोचले उंट अचानक थांबला आणि आपली कंबर हलवत डावीकडे उजवीकडे डोलू लागला कोल्ह्यानं घाबरून विचारले अरे दादा असा का डोलतोय अशानं मी नदीत पडेन ना उंट म्हणाला पोटभर जेवण झालं की अशी नदीत डोलायची मला सवयच आहे मी तरी काय करू असे म्हणून उंट नदीत आणखी जोरात डोलू लागला बिचारा कोल्हा मात्र आता नदीत पडला